घडण्याचा जो एक क्षण येणार आहे त्या क्षणाच्या तयारीला मात्र अनेक क्षण लागणार आहेत अनेक जन्म लागणार आहेत हा भाग दोय माऊलीची कृपा होणार आहे तेव्हा एका क्षणातच कृपा होणार आहे त्या कृपेमध्ये अविद्या निवृत्ती आणि या वृत्तीची निवृत्ती कारण निवर्त नसल्या कारणाने तीही त्या एका होणार आहे त्याच्या बरोबरच ती आपला गाशा गुंडाळून जाणार आहे पण ती गाशा गुंडाळून जाण्याचा आणि त्या निवृत्तीचा जो एक क्षण आहे तो लिण्यासाठी म्हणून जो काळाचा अवधी आहे अभ्यासाचा तो तुमचं तुम्ही तुम ठरवायचं किती लागेल म्हणजे म्हणजे हाही एक प्रकारचा आहे असं ज्ञानेश्वर गेली दोन्ही देखील निद्रेच वर्णन करतात अर्थात निद्रा ही मायेप्रमाणे आवर्ण विक्षेप शक्तीमती असल्या कारणाने ही गोष्ट पष्ट करता। निद्रा, निद्रा स्व अभावी तिता जो स्वतः का अभाव स्व अभावी जागरण भाषी ती जागृति दाखिल अपने अस्तित्व स्वप्न दाखे अर्थात विक्षेप करते जागृति दाखे अर्थात जागृत स्वप्न जो सर्व हो जागृति मे स्वप्न मधे जे व्यवहार होता सर्वता सर्व व्यवहार निद्रा निमित्त है अपने लागृति कसी निद्रिमित्त जागृति झोपेने आपल्या अपावात दाखवलेली स्थिती अवस्था अविद्येने म्हणजे निद्रेने दाखवलेली ती अवस्था आहे पण तिने आपल्या अपावात दाखवलेली अवस्था आहे आणि आपल्या भावामध्ये ती जेव्हा असते तेव्हा स्वप्न दाखवते ती जेव्हा निघून जाते तेव्हा ती जागृती दाखवते स्वप्न दाखवणं आणि जागृती दाखवणं हे केवळ निद्रेच्या निमित्तानेच घडत हे याबाबत आदोईत मुकरंदामध्ये असा खुलासा केलेला आहे विज्ञान विरोधी सुप्ती हे जे विशेष ज्ञान आहे हे विशेष ज्ञान वाया विपरीत ज्ञान अन्यथा बोध ज्याला म्हणतात हे जे ज्ञान आहे हे ज्यावेळी आपल्या अज्ञानामध्ये विरियाला जात त्यावेळी तिथे मनुष्यला झोप लागतो विज्ञान विरती हे सुप्ती त्या विज्ञानाचा जन्म झाला ते स्वकल्पित व्यवहाराशी विज्ञान व्यवहार करायला लागलं ते ज्ञान म्हणजे स्वप्न म्हणायचं हेश्रेष्ठ पदार्थाशी व्यवहार करायला लागला जागृती म्हणायचं म्हणजे निद्रा निमित्त आणि जागृती व्यवहारही घडणार नाही आणि निद्रा नसेल तर स्वप्न व्यवहार नर्तके हे दोन्ही व्यवहार कुठेही कोणालाही किंवाही होणार नाही घडणार नाही पण जागृत जागृत व्यवहार आणि स्वप्न व्यवहार घडत असतो जर निद्रा नसेल तर जागृत व्यवहारही घडणार नाही आणि स्वप्न व्यवहारही घडणार स्वप्न नाहीव आहे तर हो असं असंच आहे की बीजभाव म्हणजे अज्ञान घणाज्ञान बीजभाव हा घज्ञान आहे सुसुट्टी हा त्याचा अंकुर भाव आहे आणि जागृती आणि स्वप्न हा त्याचा फळभाव आहे एकाचीच ही परंपरा सगळी इथपर्यंत आली म्हणजे अज्ञानच निद्रेच्या रूपाने अज्ञानच स्वप्न रूपाने अज्ञानच जागृतीच्या रूपाने या तिन्ही अवस्था केवळ अज्ञानकृत आहे अज्ञान नसेल तर निद्रा नाही अज्ञान नसेल तर स्वप्न नाही अज्ञान नसेल तर जागृती नाही म्हणून तर फळभाव स्वप्न आणि जागृती फळभाव तीहीचा अविततेचा परिणाम आहे त्याचा हा आहे आणि सुशोक्ती ही अवस्था पण अंकुर अगदी सूक्ष्म भाव आहे त्या विद्येचा घषुप्ति तो बीजभाव म्हणती स्वप्न अन जागृती फळभाव ती एका या कार्यकारण भावाचा परंपरेता पूर्ण न... अगोदर नसलेला अत्यारोप करायचा अपवाद करायचा त्यापेक्षा अध्यारोप अपवादा म्हणायचं ते अध्यारोप तरी तुम्हीच करता अपवाद तरी तुम्हीच करता मग अध्यारोपच करू नका ना अध्यारोप करून अपवाद करणं म्हणजे चिखलाने हात भरवून पुन्हा आपणच आपला हात धुवत बसल्यासारखा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आणि ही गोष्ट आपल्या हरिपाठामध्ये स्पष्ट केलेली आहे किंवा असं सांगितलंय काय सांगितलंय ते म्हणतात अध्यारोप सांगितलाय आणि अव्यक्त निराकार नाही यामध्ये त्याने अपवाद सांगितलाय ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेचा अवलंब केलाय भगवंतांनी पंधराव्या अध्यायामध्ये पहिल्या दोन श्लोकात अध्यारोप केला आणि नरुपमसभे अश्व सुढ मूल मसंग शस्त्रेन दृढेल चितवा या श्लोकाने त्याचा अपवाद केला तेव्हा अध्यारोप आणि अपवाद करणं हे एका परीने चुकीच आहे जरी या थोर मंडळीने हा अध्यारोप अपवाद केला असला तरी स्वरूपाच्या दृष्टीने ना अत्यारोप ना अपवाद आहे त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं ज्ञानेश्वरी दृष्टांत मोठा दिलेला आहे महाराज असे ब्रह्मचैतन्य जे आहे की जे आपल्या गुरूंच मुख्य स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही अत्यारोप अपवाद करताय म्हणजे कसं घडलंय ते म्हणतात शश का शशदुर्ग शशंगण मोडावे शश विषाण मोडावे का गंधर्व दुर्ग पाडावे कोवावे मग तोडावे खकुशपती शशाच शृंग हे मोडण्याची गंधर्व नगर पाडण्याची किंवा खकुसपाला तोडण्याची वेळ येते कधी जर हे सगळे अस्तित्वात असतील आस्तित तर ची गोष्ट ना हे जर अस्तित्वातच नाही तर यांना निवृत्त करण्याचा प्रश्न येतो कुठे म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी आमच्या मताने अध्यारोपच जर संभवत नाही इतकं ते शुद्ध स्वरूप आहे कि त्या स्वरूपाच्या ठिकाणी जर अध्यारोपच संभवत नाही तर अपवाद कसा संभव आता तुम्हाला मी याची दुसरी बाजू सांगून ठेवतो मला माहिती आहे की विपरीत दुसरी बाजू सांगण्याने लोक तीच बाजू उचलून आमच्यावर म्हणजे मी नव्हे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून पण गुरु ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज उपनिषद किंवा या अनुसरणारे जे थोर लोक यांच्यावर कुरघोडी करतात ही गोष्ट जरी खरी आहे तरी मी ती बाजू तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे म्हणजे का सांगणार आहे तुम्हाला तेव्हा कोणत्या कारणास्तव हे म्हणतात त्यांचा हा सेकंड थॉट कुठे सुरू होतो त्याचं मूळ बीज कुठे आहे का बीजाला जास्त जपलं पाहिजे मी व्यवहारात या मुलांना असं सांगतो की बाबा न चोरीत असतो पण त्याचाच पुढे मनुष्य अध्यारोप सुन मै बारोवाद अंगीकार अद्यापवा प्रक्रिय मध्य अंगीकार किया वस्तु मासी दैसेनी नहीं वस्तु मया अः नहीं प्रगट स्वरूप है।, परमेश्वर है परमेश्वरा विलासाव्य दुसर का आचार्य मायावाद संग डोफे जगत मिथ्याल आणि त्यामुळे परिणाम काय झाला माणसाच्या मनामध्ये मनुष्य हिनतेला पावायला लागला या पदार्थाला जगताला तुच्छ समजू लागला तेव्हा सांगितलं की बाबा रे असं तुच्छ समजू नकोस हा सगळा माझाच विलास आहे निर्माण होते आणि त्यामुळं माणूस उच्च भूमिकाला जाण्याच्याऐवजी खालच्या दर्जाला जातो तेव्हा मायावाद सांगण्यामध्ये विशेष महत्वाने उलट शंकराचार्यांना त्यांच्याच शिष्याने माला नव्हे भिल, भिल गले गले रोश रोश मी माझी गोष्ट सांगत नाही ही गोष्ट शंकराचार्यांची सांगतोय मी त्यांना शंकराचार्य अद्वैत तत्वज्ञान सांगतात म्हणून एक उन्मत्ता अंगावर सोडून हे स्वतः तिथे याच्यापासून वेगळे झाले ते पाहण्यासाठी प्रयोग केला आणि गल्ले पोळत नाही पडायला लागले म्हणजे मग ते गेले आणि घरी घरी गेल्यावर इतके धावपळ उपडून होश होश करायला लागले म्हणजे मी सांगत नाही ही गोष्ट सांगतात ती गोष्ट सांगतोय तुम्हाला अगदी बार अगदी जीव गाभरा झाला अगदी इतका दीर्घ सुस्कारा सोडला होता की तो दीर्घ सुस्कारा पाहून मठा मंदिरात असलेले त्यांचे जे भक्त ते म्हणायला लागले आचार्य काय झालं म्हणजे ज्यांनी हे बनवा बनवी केली होती ते विचारतात ते म्हणले माझ्या मागे तो हत्ती लागला होता मग तुम्ही तर मिथ्यात सांगताना मग हत्ते लागला म्हणून काय झालं ते, ला ते म्हणाले गज जसा मिथ्याय तसं माझं पळण मिथ्या असं म्हणजे उडवा उडवीचं शेवटी उत्तर द्यावं लागतं मायावादात पण आम्हाला चितविला हे उडवा उडवीच उत्तर द्यावं लागत नाही त्याचं कारण आम्ही सर्व चैतन्याचाच परिणाम मानत असल्या कारणाने मायावादाचा अंगीकार केल्याशिवाय अध्यारोप अपवादाची प्रक्रिया संभवत नाही आणि माऊलीने मायावादाचं खंडन करून चिदविलासवाद सांगितला असल्या आम्हाला अध्यारोप प्रक्रिया भरायची झाल जरूर आणि अध्यारोप अपवादाची प्रक्रिया ही बरोबर हे काय कारणा म्हणतात ते मी तुम्हाला सांगते अध्यारोप अपवादाची प्रक्रिया का नको ती चुकीची का की जिच्यामध्ये माहेरोप अपवादाची प्रक्रिया संभवत नाही असं मी आपल्याला आता सांगतो मी सांगतो म्हणजे मौली या आधाराने आपल्याला प्रतिपादन करते की हे दोन्ही व्यवहार अविद्यानिमित्त घडतात म्हणूनच अध्यारोपही संभवत नाही आणि अपवादही संभवत नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या पुढच्या याच्यामध्ये सांगताय अजातवादा दृष्टी ने जग नहीं हि दृष्टि मनात जगह भगवत विलास है संगतने नहीं है माझं म्हणजे माऊलीचं बोलणं बंध आणि बंध बंदा मोक्ष हे दोन्ही वाव आहे अध्यारो अध्यारोप आणि अध्यारोपाच्या सापेक्ष असलेला अपवाद हे दोन्ही वाव वा आहेत हे म्हणणं शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने हे जरी दोन्ही समान असलं तरी का संभवत नाही किंवा का मानू नये किंवा ही प्रक्रिया का चुकीची या म्हणण्याची जी दृष्टी आहे त्याची जी भूमिका आहे ती नीट तुम्ही समजून घ्या भल्या या आणि दृष्टीच्या चळामुळे आमच्या दृष्टीने बट्टा म्हणा त्यांच्या दृष्टीने त्यांना वाटत असलं तर ते शोभा काय आपल्याला कोणी एकमेकाला काय समजावं हे मी आपल्याला सांगत नाही पण भल्या भल्याना असा दृष्टी चळ घडल्याचा दाखला आहे आणि त्या दाखल्या बाबत मी अनेक उदाहरणं घडलेली सांगू शकेन एक गोष्ट सांगतोय जाता जाताना म्हणजे कुणाची निंदा म्हणून नाही हे या मायावादाचं खंडन करणार अज्ञान खंडन प्रकरण चाललं त्यावेळी गुरुजींच्या समोर हो येऊन बस गुरुजींनी त्यांना असा प्रश्न विचारला की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही अज्ञान स्वतंत्र सत्तेनं राहू शकत नाही आणि स्वतंत्र सत्तेनं राहू शकत नसल्या कारणाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच ठिकाणी तुम्हाला अमृतानुभव वाचल्यानंतर कळलं तर अगोदर कळलं होत आता अशी पण अगोदर कळलं होतं म्हणावं तर मौलीपेक्षा शहाण हो आणि अमृता अनुभव वाचल्यानंतर कळावं हो म्हटलं तर आपण माऊलीपेक्षा शहाण होत नाही काय आपण देईल कारण विचारणारा महापुरुष एका विशिष्ट पद्धतीने आपल्या नेहमीत विचारतो आहे काय उत्तर देईल कोणाच ठोक म्हणून माउलीपेक्षा तरी जाण आपण शहाणपण जास्त दाखवू नये असं प्रामाणिक हृदयाला त्यांच्या वाटलं किंवा त्या हृदयातल्या त्यावेळी सत्र जागा झाला तेवढा आणि तेवढ्या पुरताम काय की अमृतानुभव वाचल्यानंतर मला कळलं म्हणाल गुरुजीने असं विचारलं म्हणजे त्याच्यापूर्वी काय होत आणि त्याच्यापूर्वी मला कळत नव्हतं म्हणजे अज्ञान होतं का नव्हतं म्हणजे होत नाही काय म्हणताय तुम्ही असा जर आपण विचार केला तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही असंही आपल्याला प्रसंगाने सांगता येणार नाही म्हणूनच महापुरुषात त्यावेळी आणि नाही म्हणतात त्यावेळी त्याचा कोणत्या दृष्टीने तेवढा दृष्टी चढ जर घडला तर भल्या असा दृष्टी होऊन विपर्यास झाल्याची उदाहरणं आहे म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना अत्यारोप संभवतो ना वाद न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधका मी मायाच्या अधिकाराप्रमाणे हे प्रतिपादन केलं आहे शेवटी मुक्त नाही ही खरी आहे ठिकाणी या गोष्टी संभवत नाही ही गोष्ट सांगण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्वांचा निषेध करून शुद्ध स्थिती सांगण्यात तात्पर्य जगताचा मोह त्याच्यामध्ये नाही जगताला आणि जितवेला असं सांगून हे जितवेला सांगणारी एका प्रसंगी शृंगार भक्तीमध्ये गेलेल्या कांतासक्ती ही गोष्ट मान्य पण कांतासक्तीचं परिवसान केवळ श्रृंगार भक्तीत व्हावं इतकंच नव्हे तर त्या शृंगार भक्तीमध्ये कांतासक्तीत आठवावी मातृभक्ती ह्यांना आठवू नये या व्यतिरिक्त दुर्दैव म्हणून काय असत जर प्रेम लक्षणात्मक वृत्तीला भक्तीला उदाहरण द्यायचं ठरलं तर कांतासक्तीचं उदाहरण का एक अपवाद म्हणून मान्य आहे प्रसंगाने रूप हे जगदगुरु तुकार हनुमता तू भक्ति आचार्य हैस मैं तुलाचारा है का भक्ति या वटा मज दावा सुभटाजे हा भक्ति का आचार्य है वटा विचार भक्ति का त्या हनुमंताला जर आपण जाऊन सांगितलं की तू कांतासक्ती नावाची भक्ती कर काय तर तू आपल्या सांगितलं कांतासक्ती असेल पण ही सर्वाधिकार सेवे नाही आहे श्री रामचंद्र प्रभूला जर आपण सांगितलं की मी तुझी अशी भक्ती करू रामचंद्र प्रभूला पण ही चालणार नाही कि मु मी चालणार नाही म्हणण्यापेक्षा त्यावेळी काही थोर थोर लोक गेले होते आणि त्या रामचंद्र प्रभूला म्हणाले की आम्ही कांतासक्तीने युक्त हो। आहोत आणि आम्हाला कांतासक्तीचं जे सुख आहे सुख आहे ते भोगायचंय तर त्यांनी सांगितलं आता असा आहे मी आहे राम मला हे चालत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम असल्या कारणाने तुम्हाला मी उत्तरही मर्यादा सांभाळून देतोय बरं का मला धक्का राखी पायापाशी दुर्जनाची संवारी आता करता येत तुमचा हा विचार जरी चांगला दिसत असला तरी माझ्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या दृष्टीने हा दुर्जनाचाच विचार आहे या अवस्थेत में एक रहे। मर्यादा त्या सगया माजा त्या या? त्या मर्यादा ने मला जी गोष चाली मंडली केवल अध्यारोपवादा प्रक्रिय निषेधार्थ मायावादा द्वेश मायावादाच्या आणखी काही भारले जाऊन करतात आणि मांडताना सर्वसमावेशकता सांगून वा आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनाला आमच्या वैयक्तिक अडीअडचणीला सामाजिकीकरण करून आम्ही लोकांच्या पुढे मांडतो असं गोंडस नाव देऊन लोकांच्या दिशाभूल करण्यामध्ये हे लोक प्रवृत्त झाले उदाहरणार्थ झालं तर ही कांता सक्ती प्रचारात पण त्यांची मठ मंदिरं व त्यांच्या पंथामध्ये घरधारी संन्यासी त्यांच्या मध्ये निर्माण झाले आणि जो स्त्री पुरुष संबंध एका घरात एका कोपीत होता तो मठा मंदिरांच्या मध्ये जाऊन <coughs> या नैतिक पातळीच पूर्ण घसरण घडलं ती उतरण उतरणेला लागली ते एकच नव्हे तर सार समाज जीवन या सामाजिकीकरणाने उतरणेला लागलं ला याचा कोणीही विचार केला नाही व करीत नाही म्हणूनच कारण या नामरूपाला फार महत्व देण्याचं कारण आहे नामरूपाला तुम्हाला महत्व द्यायचं असेल तर ते मिथ्या असं शास्त्र सांगेल तुम्हाला जर खरो शुद्ध स्वरूप महत्व दयाचे नाम रूपए स्वूपी संभवी ज्यादा अधिकार है ज्यादा आवश्यक है ज्यादा प्रती है, है, है या जो यत्य समझते उपयोग है वो आराम प्रक्रिया मऊली प्रतिपादन के लिए शुद्ध स्वरूप संभवत नहीं अपवाद नहीं ठिकाणी आठव्या प्रकरणामध्ये ज्ञान खंडन पण येईल अज्ञान खंडन करूनच माऊली थांबली असती तर कदाचित एक बाजूम समजण्यासारखे होते पण माऊली त्याही पुढे जाऊन आपल्याला असा प्रश्न विचारायचं का अज्ञान खंडन आहे मायावादाच खंडन कब्ञान ज्ञान खंडनाची काय गरज होती किंमणा या तिसऱ्या प्रकरणातलाच विषय आठव्या प्रकरणात येणार आहे असं तुम्ही ठेवा आता मी तुम्हाला जो ज्ञान खंडनाचा भाग सांगतो आहे हा ज्ञान खंडनात म्हणजे तिसऱ्या प्रकरणात जी गोष्ट अब्रह्माधक वृत्ती ही ही आत्मस्वरूपाणी संभवत नाही म्हणून सांगितली तीच गोष्ट पुढे ज्ञानखंडनाच्या बाबतीत माउली विस्ताराने प्रतिपादन करणार आहे ज्ञानखंडनाची काय संगती आहे मग त्याला पुढे सांगत नाही म्हणूनच ज्ञाने किंवा आहे ज्ञातत्व अज्ञातत्व क्ष निर्विशेषत्व सविशेषत्व संभवत नहीं तत्पेक्ष निर्विशेषत्व संभवत नहीं सगुणत्व संभवत नहीं तत्पेक्ष निर्गुणत्व संभव नहीं कारण सगुण निर्गुण गुण संबंधित है निर्गुण कसं गुण संबंध आहे तर निर्गुण म्हणायचं निर्गुण निर्गुणा या कृतीचा अनुवाद करते वेळी शास्त्रकारांच्या मध्ये एक वाद झाला आप तो आपल्याला जरा प्रसंग विशेष लक्षात यावा म्हणून सांगतो निर्गुण नाम हे उनराहित्यम असं त्याने अर्थ केला उनराहित्यम त्याचं करताना महामहोपाध्याय अभिनंद्राप्तीपूर्वक असतो तर परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी एखाद्या सामान्य माणसाला बोलवून विचारा की तू देव मानतोस का हो मानतो कसं आहे तर कसा देव मानतोस असं म्हणणार का की त्याच्या ठिकाणी निंद गुण आहे निंद गुण है ईश्वर ही जर निंदुणा प्राप्ति होश्न निर्गुण मुखाने गुण निषेध के का विशेष मुखाने गुण निषेध के शब्द मर्यादा तो अभी है कि सामान्य मुखाने के गुण निषेध हाचयावत गुणा निषेध है त्या सामान्य बदल करणारा त्या शब्दाला संकुचित स्वरूप देणारा कोण आपण काय श्रुतीपेक्षा शहाण्या श्रुतीने सामान्य मुखाने गुणांचा निषेध करून याच्या यावध गुणांचा निषेध करून परमेश्वर स्वरूप सांगितलं असल्याकारणाने निर्गुण या श्रुतीने परमेश्वराचं निर्गुण रूप जरी सांगितलं असलं तरी निषेध गुणांचा केला असल्या कारणाने निर्गुण सांगण्यामध्ये निर्गुण हे स्वरूप सुद्धा गुण संबंधी आहे म्हणून निर्गुणत्व संभवत नाही आणि सगुणत्व संभवत म्हणून सगुण निर्गुण विवर्जित सविशेषत्व निर्विशेषत्व विवर्जित ज्ञातत्व अज्ञातत्व विवर्जित अध्यारोपवाद विवर्जित प्रमाण प्रमेय भाव विवर्जित जे प्रकाश शुद्ध स्वरूप है तिथे अत्यापवादा प्रक्रिया संभवत नहीं शुद्ध स्वरूप है अपने मुद्दा लक्षा स्वच्छ है प्रकाश नहीं अकाश नहीं एक ही नहीं विविध है अभय सापेक्षित सत्सामान्य निरपेक्ष स्वरूप आहे आणि ते स्वयंप्रकाश आहे आणि त्या दृष्टीने विवेचनामध्ये कुठेही दृष्टी चळ घडणार नाही आणि दृष्टी ज्याची चळत ठळत नाही त्याची भावना चळ ढळ पावत नाही ज्याची भावना कधी चळ पावत नाही त्याच्या आचारातही कधी चळढळ घडत नाही त्याची चालही बरोबर असते जरी त्याला भजनात चाल म्हणता आली नाही कीर्तनात त्याला चाल म्हणतात नाही तरी त्याची स्वतःची चाल बिघडत नाही माणसाला कीर्तनात चाल यावी येऊ नये असं माझं म्हणणं नाही कीर्तनात चालीशिवाय चाल म्हणजे जो मूळ स्वर आहे स्वयं राजे ते त्या स्वराला धरून माणसाला चाललं पाहिजे ती कीर्तनातली खरी चाल ती चाल माणसाला आली पाहिजे समजा कदाचित एखाद्याला ती चाल आली नाही तरी गोवाची ती चाल बरोबर असावी त्याची चाल रीत त्याने सोडू नये आणि ती चाल एकदा सुटली म्हणजे समजावं की याच्या मागे भावनेत आणि विचारातच कुठेतरी घडवळत असले पाहिजे दृष्टी बिनचूक हा त्यातला मूळ भाग आहे दृष्टी म्हणजे परमार्थी जर नेहमी म्हणत असत दृष्टीचा बदल म्हणजे परमार्थ आपण या जगताला जे सत्य समजून आहोत या जगताला जे माझे भोग्य समजून आपण राहतो या जगतातल्या पदार्थाला अहम आणि मम समजून जे राहतो त्याला मम समजायचं भोग्य समजायचं शेशी समजायचं आपण त्याचे शेष इतक्या हे जेला मानू जातो आणि इतक्या हीनतेला माणूस जाऊन पोचतो याच कारण त्याच्या मागे कुठेतरी विचारातच घडवळत हे त्याचं ठेवलं जरी माणूस आपल्याला म्हणतो काय माझ्या विचारच काय नाही माझा विचार चांगला आहे माझ्या विचारात काय असेल माझी भावना त्याच्यापेक्षा चांगली आहे मग या आचारात कशी निर्माण झाली म्हणतो त्याला म्हणजे त्याला असं कळत नाही की माझ्या भावनेत आणि विचारामध्ये काही घडवळत आहे आणि देवाने त्याच्या बुद्धीची झडण घडण अशी लक्षण केली असते त्याला स्वतःला ते समजत नाही आणि जर कोणी सांगणारा भेटला तर त्याच मुळीच ऐकायचं नाही अशी बुद्धीची जर काय करणार पडविण्याशी कठीण द्या होय ब्रम्ह देवा पढत मूर्ख संघ मला देऊ नको देवा मला जर तुला संघ द्यायचा असेल तर निव्वळ मूर्खाची देव म्हणजे दे त्याला सांगितल्यावर कळेल तरी पण जे पडत मूर्ख एक त्यांना सांगता येत नाही त्या पडत मूर्खाची यादी भगवंताने पहिल्या श्लोकातली कुठे भगवंत सांगतात प्रज्ञावाद भाष असे <laughs> तू अरे आपण आपल्या गुरुला शिकवतोय अर्जुनाला ही गोष्ट त्यावेळी ध्यानात आली नाही कि श्री तू माझा गुरु आणि गुरुला काय म्हणतो गुरुला म्हणतो मित्र सांगतो धर्मशास्त्र आहे काय धर्मशास्त्र ते अरे मी काही धर्मशास्त्र जाणत नाही काय मला सांगायला लागलाय पण माणूस एकदा त्याच्या गुरुवर जाते आपल्या आईवर जाते आपल्या बापावर जाते आणि बापा मग बाकीच्या म्हणजे बाकीच्या जगावर म्हणायचं काही कारण कशावर म्हणता तुम्ही मी सांगत नाही शंकरानंदाने आपल्या टीकेमध्ये काम क्रोधाच्या आधी अहंकाराने बरबटलेला माणूस कसा जातो त्याचा कळ सांगताना गुरुमाफी करोती करवती असं स्वच्छ लिहिले गुरुमाफी करोती, गुरुचा अधिकार कर पहिल्यांदा करत होते मग जगाचा मग बाकीच्या म्हणजे गुरु देव जे वंदनीय ग्रंथ म्हणजे वेदशास्त्र प्रमाण आहेत ती आणि आई बाप जवळचे व्यवहारात एवढ्यांचा अधिकार केला की त्याच्या जीवनाची कृतकृत्यता का त्याचं कारण दृष्टी चढ आहे म्हणून म्हणून दृष्टी चांगली असावी आणि कोणत्या दृष्टीने साधू संत बोलतात हे दरवेळी वचन घेऊन एखादी गोष्ट घेऊन भागत नाही एका अमृत अनुभव प्रकरण वाचलं म्हणजे एका ग्रंथाचं तात्पर्य समजण्यासाठी दहाच्या दहा प्रकरणं ऐकली पाहिजे म्हणजे तुम्ही हे ऐकावं माझे श्रोते कमी होती माझं माझ्या अंगाखालचं घोडं चाललंय अशी चिंता तुम्ही समजू नका आता तुम्ही आला नाही कुणी तरी मी त्या मौलीला हे सांगणार आहे असं समजायचं कारण नाही कि वा असा तुमचा विचार काय की श्रोता आमचं पळून जाते म्हणून कारण त्याचा दुसरा काय विचार आहे मला समजतो मला जर सरळ विचार समजतो तर दुसरा विचार मला समजत असतोच म्हणजे मी त्या बाजूला जायचं का नाही हा माझा स्वातंत्र्यातला विषय सांगण्याचा ता तात्पर्यर्थ असा आहे दहा प्रकरण आहे का या शब्दाचा अर्थ उपप्रमोपसंहार इत्यादी समजल्या हे नेमकं हे त्यांचं तात्पर्य असं आपल्याला सांगणं अवघड जाईल कदाचित चुकण्याची शक्यता आहे अत्यारोप अपवादाची प्रक्रिया संभवत नाही आता या तिसऱ्या प्रकरणात म्हणते हेही खरं आहे प्रकाश अप्रकाश ज्ञान अज्ञान दोन्ही संभवत नाही हेही म्हणणं खरं आहे अगदी त्याच बरोबरच या जगताच्या उत्पत्तीला या जगातल्या गवताच्या काढीला एक एक माऊली सांगते आणि दोन्ही माउलीच सांगल्या असल्या कारणाने हे पूर्ण सर्वतोपरी जस त्या तस प्रमाण आहे त्याच्याविषयी अप्रामाण्याची मुळी शंका घेण्याचं कारणे फक्त दृष्टीभेद आहे अवच्छेद भेद त्यातला अक्ष ठेवा म्हणजे विसंगती निवृत्त